गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अर्थ, अध्याय दुसरा, सहाशे ईश्वरावर मात्र त्याचे शुद्ध प्रेम असते भक्तांची फक्त स्नेह असतो अज्ञानी असतील त्यांच्यावर कृपा असते आणि भूतांचा द्वेष करणारा असतो त्याची तो निरंतर उपेक्षाच करतो हे राजा मध्यम भक्तांची भक्ती ती अशा रीतीची असते हे ध्यानात ठेव आता प्राकृत भक्तांची स्थिती कशी असते तेही तुला सांगतो आणि जो भगवंताच्या मूर्तीचीच पूजा अर्चा श्रद्धेने करतो परंतु त्यांचे भक्त किंवा अन्य लोकांवर प्रेम करीत नाही तो कनिष्ठ भक्त होय पाषाणाची मूर्ती हाच देव तेथेच ज्याची सारी भक्ती पण भक्ता अथवा संत पाहून एक केसभरही देह वाकू देत नाही अशा ठिकाणी साधारण लोकांना कोण विचारतो त्यांना स्वप्नात सुद्धा कधी सन्मान मिळावायचा नाही याप्रमाणे प्राकृतांचे भजन असते अशा अज्ञान स्थितीतील तो भक्त असतो तोच मुख्य प्राकृत भक्त होय त्याच्या मूर्तीचा भंग झाला म्हणजे देवाचा अंत झाला असे तो समजतो अशा प्रकारे तीन प्रकारचे भजन करणारे लोक तुला सांगितले पण उत्तम भक्तांची लक्षणे केवळ अपूर्व असतात ती सांगावयास माझे मन अगदी उत्सुक झाले आहे श्लोक अठ्ठेचाळीस जो इंद्रियांनी विषयांचे ग्रहण करतो परंतु त्याबद्दल आवडनावड बाळगत नाही ही सर्व भगवंताचीच माया आहे असे तो मानतो तो उत्तम भागवत समजावा इंद्रिय विषयांचे सेवन करीत असताना तरी ज्यांच्या चित्तामध्ये सुख दुःख उत्पन्न होत नाही कारण विषय मिथे आहेत असे ते मानतात तेच खरोखर उत्तम भक्त होत मृग ज्याचे स्नान झाले त्याचे स्नान झाले तरी तो कोरडाच राहतो त्याप्रमाणे भोग भोगण्यामध्येही जे अलिप्त म्हणजे अभोक्ते असतात तेच पूर्ण व उत्तमोत्तम भक्त होत उत्तम भक्त विषय सेवन करतात असा सामान्य लोकांचा बोलावा अथवा समजूच असते पण त्यांना माहीत नसते की तशा भक्तांना विषयामध्ये विषय स्फूर्तीच नसते त्यांचे त्यागणे व भोगणे स्वप्नामधील केळे अतिशय गोड लागले म्हणून जागे झाल्यावर तो तेच खावायास मागू लागला तर ते हातालाही लागत नाही आणि तोंडातही जात नाही त्याप्रमाणे विषय संघात हरिभक्त अलिप्तच असतात विषयभान जर इतके मिथ्या आहे तर त्यांनी त्याचे सेवन तरी का करावे असे प्राकृत लोक म्हणतात त्याचे उत्तर असे की प्रारब्ध कर्म मोठे बलवत्तर असते तेच त्यांना विषय भोगण्यास भाग पडते परंतु मी एक विषय भोगता आहे ही गोष्ट त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही म्हणून उत्तम भागवतपणा खराखुरा त्यालाच भांडला असे समजावे उत्तम भक्त विषय सेवनात अशा रीतीने वागतात आता ह्याहूनही एक अगाध स्थिती आहे तीही मी तुला सांगतो श्लोक एकोणपन्नास जन्म मृत्यू तहान भूक श्रम भय आणि लालसा हे विकार क्रमशः शरीर प्राण इंद्रिय मन आणि बुद्धी यांना होत असतात जो भगवंताचे स्मरण करण्यात इतका तन्मय झालेला असतो कि त्या प्रापंचिक गोष्टींनी तो त्रस्त होत नाही तो उत्तम भागवत होय देह इंद्रिय मन बुद्धी आणि प्राण हीच बंधांची पाच स्थाने आहेत आणि त्यात क्षुधा तृषा भय क्लेश जन्म मरण इत्यादी भरलेली आहेत, या पाचही ठिकाणी अत्यंत कष्ट असतात यालाच संसार धर्म असे नाव आहे परंतु श्री आत्माराम आपल्या भक्तांवर सदा सर्वदा प्रसन्न असतो म्हणून त्यांना भव भ्रम स्वप्नात सुद्धा शिवत नाही अपरिहार्य क्षुधा लागली म्हणजे अन्नाच्या इच्छेने इतरांचा प्राण व्याकुळ होतो परंतु भक्त हरिस्मरणात इतके घडून गेलेले असतात की त्यापुढे त्यांना क्षुधेची आठवणही होत नाही अंतक करण पूर्वक भगवत भक्ती केली असता भूक व तहान यांची आठवण होत नाही एवढी थोर प्राप्ती ज्यांना झालेली असते ते खरोखर संसार भयाने घाबरून जात नाहीत संसाराचे भय मनामध्ये असते आणि त्यांचे मन तर हरिचरणामध्ये रंगून गेलेले असते मग भयाला कोण मानणार तेथे मनाला मुळी मनोधर्मच राहत नाही मनामध्ये द्वैताची भावना उत्पन्न होते व त्यामुळे संसारभय दृढावत जाते अशा त्या मनामध्ये भगवंताची वस्ती झाली की द्वैतासह वर्तमान भवभयाची निवृत्ती सहज होते देहबुद्धीमध्ये नाना प्रकारच्या तृष्णा म्हणजे वासना उठतात पण तीच बुद्धी निश्चय करून हरीचे स्मरण करू लागली की तेथेच पूर्णपणे जडून जाते त्या बुद्धीत मग जी तृष्णा स्फुरण पावते त्या त्या तृष्णेत सहज नारायण प्रकट होतो त्यामुळे तृष्णा वितृष्णा होते वो पूर्णत्वात विरून जाते याप्रमाणे भक, भक्त असतात ते हरिस्मरणाने त्यामुळे इंद्रियांच्या क्लेशापासून ते अलिप्त असतात राजा तोही प्रकार कष्ट होण्याचे मुख्य बीज इंद्रियांच्या कर्मामध्ये असते त्या इंद्रिय कर्मामध्ये हरिभक्तांना हरिभजनाच्या योगे ब्रम्हस्फुरणच पूर्णपणे होत राहते दृष्टीने पाहण्यास जावे तो जे जे दृश्य दिसते त्या, त्या दृश्य पदार्थात नारायणच प्रकट होतो कानाने शब्द ग्रहण करीत असता त्या शब्दाच्या ध्वनीमध्ये व अर्थामध्ये ब्रह्मच पूर्णपणे विराजमान होते नाकाने अनेक प्रकारचे गंध म्हणजे वास घेताना त्या वासांच्या ज्ञानामध्ये परमेश्वरच प्रकट होतो त्याप्रमाणे जिव्हा जे जे रस सेवन करते त्या, त्या रसांमध्ये स्वादरूपाने ब्रम्हरस प्रकट होतो देहाला काही शीत उष्ण किंवा मृदू कठीण लागले तर त्या स्पर्श ज्ञानाने त्यांच्या मूळचे चितस्वरूप पूर्णपणे प्रकट होते आता हस्तपाद आदी कर्मेंद्रिय प्रवृत्तीत ही ब्रह्माची घेणे देणे जाणे येणे इत्यादी इंद्रियांचे चलनवलन आत्मारामच करीत असतो असा त्यांना अनुभव येतो अशा रीतीने इंद्रिये कष्ट करू लागली असता त्या कष्टांमध्येही आत्मसुख प्रकट होते ुक्ती आहे याच प्रमाणे हरिभक्त हरिच्या स्मरणाने नित्यमुक्ती भोगीत असतात जन्म आणि मरण ही देहाच्या कपाळी लागली आहेत पण भक्त हे देहात असून पूर्णपणे विधेही असतात कारण हरिचरणांचे ध्यान करता करता ते हरिरूपच होऊन जातात त्यामुळे भगवत भक्तांना देहाची अहंता कधीच उत्पन्न होत नाही हे राजा धीराजा त्या भक्ताच्या पूर्णतेचे वर्णन सांगतो ऐक देह हा वाघाने धरला तरी भक्त असतो तो मनात मुळीच डगबगत नाही वांझेच्या मुलाला सुळी दिल्याप्रमाणे देहाचे मरण आहे असे तो समजतो पालखीत आपली छाया बसावी असे कधीच कोणाच्या मनात येत नाही त्याप्रमाणे देहाला मोठी पदवी म्हणजे मान्यता प्राप्त व्हावी असा लोक भक्तांना स्वभावगत्या किंवा देहाला हव्या तितक्या विपत्ती प्राप्त झाल्या तरी भक्तांच्या मनात त्याविषयी कधी खेदही उत्पन्न होत नाही आकाशावर तलवारीचा घाव केला तर ते जसे कधी काकुळटीला येत नाही त्यातलाच तो प्रकार होय देह हा आईच्या पोटी जन्मास आला त्यायोगे मी जन्मास आलो असे भक्त म्हणत नाही डबक्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले तर मी डबक झालो असे काही सूर्य म्हणत नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्यप्रकाशतो त्या प्रकाशाने ढगांमध्ये गंधर्व नगराचा भास होतो गंधर्व नगर मी उत्पन्न केले असे सूर्य म्हणत नाही त्याचप्रमाणे अदृष्ट आहे तेच देहाचा सांभाळ करते तेथे मी करतो असे त्याच्या मनात उठत नाही भक्ताच्या देहाला मरण प्राप्त झाले तरी त्याचा हेतूरहित हरी चे स्मरण असते त्यामुळे देह पडला तरी आपण न मरता तो पूर्णत्वाच्या योगे पूर्णत्वानेच उरतो डबके सारे अटून गेले तरी सूर्य काही मी नाहीसा झालो असे म्हणत नाही तद्वत देह गेला तरी भक्त हरिस्मरणाच्या योगे सद्रुपाने विश्वास साठलेला असतो दोरावर भासणाऱ्या सर्पाला काय आधी मारून मग दोराला दोर करावा लागतो का नाही आपल्या मूळ स्वरूपाने न पालटताच सारा दोर दोराच्या रूपानेच अखंड असतो त्याप्रमाणे हरिभक्ताला देहाचा अभाव असतो मग काळ घाव घालणार तरी कोणावर आता आम्ही ते आम्हीच म्हणजे ब्रम्हूप आहोत आणि त्या ब्रह्मत्वामुळे आमचा आम्हीपणा देह हाच मी असा अभिमान व्यर्थ झाला याचप्रमाणे संसारातील जे देहधर्म आहेत ते व कर्मा कर्म ही ज्याला शिवसुद्धा नाहीत मोहाने ज्याला भवभ्रम कधीच होत नाही तोच मुख्यत्वे करून भक्तोत्तम होय राजा तुला आणखी एक खूण सांगतो ज्याचा काम सुद्धा नारायण होतो असे भक्त लक्षण ऐक श्लोक पन्नास ज्याच्या मनामध्ये विषयभोगांची इच्छा कर्मप्रवृत्ती आणि त्यांचे बीज असणारी वासना यांचा उदय होत नाही आणि जो केवळ वासुदेवांच्या आश्रयानेच राहतो तो उत्तम भागवत होय अंतःकरणात आत्माराचे चिंतन करता करता हृदयातील काम आत्माराम होतो त्याला देवाधिदेव पुरुषोत्तम संतुष्ट होऊन सर्व कर्मात प्रकट होतो तेव्हा हृदयात ज्या वासना असतात त्या त्या सर्व हरिसुखालाच चिकटतात अशा रीतीने साऱ्या वासनाच हरिरुपाशी जडल्या म्हणजे त्याला हरि हाच दृढ आश्रय होऊन राहतो त्यावेळी भक्ताचा जो जो काम विषयभिला तो तो हो वासनेचा निज संभ्रम स्वतः होतो। जगामध्ये हरीची भक्ती उत्तमातील उत्तम आहे ती भक्ताला कामानेच निष्काम करते एकामागून एक उद्भवणाऱ्या वासनांचा अनुक्रम निहाळू लागले म्हणजे निर्वासनारूप ब्रम्ह आपोआप प्रकाशित होते एक वृत्ती नाहीशी झाली व दुसरी जोपर्यंत उठली नाही तोपर्यंत म्हणजे त्या संधीकालात निर्विकल्प चैतन्य स्पष्ट भासू लागते घासाघासाला रामाचे स्मरण केले असता ते अन्नच पूर्ण ब्रह्म होते हे जनक राजा रीतीने भक्त हा विषयात मुक्त स्थिती अनुभवतो असा जो निष्कामनिष्ठ असतो तोच भागवतांमध्ये श्रेष्ठ होय त्यालाच मुख्यत्वाचा मान देणे योग्य आहे तो आपल्या उत्तमत्वाने श्रेष्ठ आहे असे समज राजा उत्तम भक्त कसे वर्तत असतात ती त्यांची वर्तनस्थिती तुला तीन श्लोकांनी सांगितली यानंतर उत्तम भक्त हे कोणत्या गुणांमुळे भगवंताला प्रिय होत असतात ते लक्षण सांगण्यासाठी अत्यंत उल्हसाने हरिबोल श्लोक एक्कावन ज्याला या शरीराचा चांगल्या कुळात जन्मल्याचा तसेच वर्ण आश्रम आणि जातीचा अहंकार नसतो तोच भगवंतांना प्रिय असतो सामान्य लोकांना देहात्म भाव असतो त्याने गुरुकृपा संपादन करून भजन केले तरी त्याच्या अभिमानाचे स्वरूप मी स्वतः नारायण स्वरूप आहे या भावनेत पालटते मी देह ही भावना समूळ मिथ्या आहे वस्तुत मी नारायण हेच खरे अशा भावनेचा अभ्यास दृढ झाला असता त्या भावनेमध्ये अभिमान विरून जातो देहाभिमान हरिचरणाच्या ठाई लीन झाला म्हणजे भक्त निराभिमान होतो तेच निरहनतेचे लक्षण हरी पूर्णपणे सांगत आहे निरहंकाराची लक्षणे अशी की तो जन्मून मी जन्मलो असे म्हणत नाही सोन्याचे कुत्रे केले तरी सोने कुत्र्याच्या आकारात असतानाही कुत्रे होऊ शकत नाही त्याप्रमाणे जन्माधिकाचा अहमभाव उत्तम भक्ताला असत नाही तो कर्मक्रियेचा नित्यक्रम तो, पण त्याचा करता मी असे मात्र म्हणत नाही सूर्य ज्याप्रमाणे आकाशात असूनही पृथ्वीवरील सूर्यकांतापासून अग्नि उत्पन्न करतो त्याप्रमाणे उत्तम भक्त सर्व कर्मे करूनही आत्मदृष्टीने अकरता असतो सूर्यामुळे सूर्यकांतापासून अग्नि उत्पन्न होतो त्या अग्नीने मग यज्ञ होवोत की दावाग्नी भडको त्याने सूर्याचे अंग काही भाजू शकत नाही त्याप्रमाणे हाही सर्व करून शुद्ध अकरता असतो न हलणारे म्हणजे अचेतन असे लोखंड लोह लोहचुंबकामुळे हलू लागते पण लोखंडाच्या त्या हालचाली पासून लोहचुंबकाला कसलीच बाधा होत नाही तो क्रियावान होत नाही त्याप्रमाणे हा सर्व कर्मे करून निराभिमानपणाच्या जोरावर अकरता असतो देहाची कर्मे प्रारब्धाने होत असतात त्यांचा करता मी असे म्हटले किती बाधक होतात परंतु भजनाच्या योगे परमात्म प्राप्तीमुळे सर्व कर्मात भक्त निरहंकारच असतो या प्रकारे देहाची कर्मे चालली असता पूर्ण प्रतीमुळे अनुभवामुळे भक्त अकरताच असतो तो स्वाभाविक निरहंकृतीमुळे कर्मा कर्माचा भार माथ्यावर घेतच नाही आपला जन्म उत्तम वर्णात झालेला असला तरी मी ब्राह्मण असे तो म्हणत नाही कुंकुमामध्ये ठेवलेला स्फटिक लाल वर्णाचा दिसतो पण तो स्फटिक मी लाल आहे असे कधी म्हणत नाही ज्याला देहाचा अभिमान नसतो तो देहाचा वर्ण घेऊन बसत नाही त्याचप्रमाणे ज्ञानसंपन्न भक्त आश्रमाचाही कधी अभिमान बाळगत नाही तो देहाने संन्यासाश्रमी झाला तरी मी परमहंस म्हणजे संन्यासी असे तो म्हणत नाही नाटकात अंगावर नविला तरी तो नट मी राजा झालो असे मानित नाही त्याप्रमाणे भक्त आश्रमा अवस्थेचा अभिमान धरित नाही तसेच उत्तम भक्त जातीचाही भार माथ्यावर घेत नाही उंच नीच अशा पुष्कळ जाती आहेत परंतु त्यातील अमकी एक जात माझी असे तो म्हणत नाही ज्याप्रमाणे गंगेच्या तिरी अनेक गावे असतात पण त्यातला अमुक एक गाव माझा असे गंगा म्हणत नाही त्याचप्रमाणे पूर्ण भक्त असतात ते जन्म कर्म वर्णाश्रम व जाती यांचा अभिमान बाळगत नाहीत ते स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण या चारही देहांचा अभिमान स्वप्नातही धरत नाहीत आशंका तर मग भक्त असतात ते वर्णाश्रम जाती सर्वच टाकून देतात की काय उत्तर तर तसे नव्हे ते त्यात त्यांचा अहंकार त्यांना असत नाही अशी त्यांची उपपत्ती तुला सांगितली जीव जेव्हा जन्मास येतो तेव्हा त्याच्याबरोबर गोत जात ही माझी असे तो आपल्या माथी घेतो अशा नसत्या अभिमानाने ब्रम्हदेवादिकुद्धा गुंतून पडतात वर्णाश्रम धर्म व जाती वाढवून मोठमोठे विद्वान सुद्धा आपापल्या अभिमानात गुंतुन राहतात अहंतीची अशी मोठी दुर्धर गती आहे ब्रम्माधिकांची सुद्धा त्यातून सुटका होत नाही कल्पांती सुद्धा त्यांना ती सुटत नाही मोठे ज्ञानसंपन्न असतात ते सुद्धा स्वाभिमानाने फसले जातात इकडे भक्तांच्या भाविक स्थितीत भगवत भक्तीमुळे अभिमान नाहीसा होऊन जातो हे राजा ती भक्तांची निराभिमान स्थिती तुला दाखवून दिली ज्याचा देहाभिमान समूळ झडून जातो तोच देहधारी देवाला प्रिय होतो असे भक्तस देवाचे अत्यंत लाडके होतात हे लक्षात ठेव ते जे जे कौतुकाने मागतात ते, ते सर्वच देव स्वतः होतो त्यांच्या परमसंतोषाने देवही सुखी संतुष्ट व पुष्ट होतो भक्त जिकडे जिकडे जातो तिकडे तिकडे देव स्वतःच उभा राहतो भक्त ज्याची इच्छा करतो अथवा जे जे पदार्थ पाहतो ते ते पदार्थ देवच होतो त्याला कदाचित कोणाची दृष्ट लागेल म्हणून देव त्याच्या मागे पुढे व सर्वांगाच्या सभोवती राहतो भक्ती मुळे भक्तांचा पांगला होऊन व त्यांच्या भक्तीला भाळून त्यांच्याबरोबर चालत असतो त्याप्रमाणे तान्ह्या बाळाच्या प्रेमासाठी जीवाभवाने आई त्याची सेवा करते त्याचप्रमाणे भक्ताच्या निरभिमानामुळे देवच स्वतः त्याचे सर्व करतो याप्रमाणे आपल्या भक्ताचे देव संरक्षण करीत असताना त्याच्या मनात एक धाक उत्पन्न होतो तो हा की हा जर माझ्याशी ऐक्य पावला तर मग हे प्रेम मी कोणाशी करावे कृपादृष्टीने कोणाकडे पहावे गुज गोष्टी कोणाला सांगाव्या चारी हातांनी कोणाला मिठी मारावी अशी त्याला प्रेमाची आवड मोठी विलक्षण असते अशा काकुळटीने त्याला श्री अनंत ऐक्यभावाने आपला भक्त करून ठेवतो मग देव आणि भक्त यामध्ये दे देवत स्वानंदाने नांदत असतो अशा प्रकारे तो अनन्य प्रीतीने आपणच आपली भक्ती करीत असतो हेच वेदांतामध्ये निरूपण केले आहे आणि याचेच नाव अद्वैत भक्ती तशा भक्ताला चारही भुजांनी बाहेरून अलिंगन देत असता देवाला तृप्ती म्हणून होत नाही मग तो त्याच्या आत शिरून परमार्थत देतो हेच खरे अंतर्बाह्य सर्वांगालिंगन होय याप्रमाणे अलिंगनाचे निमित्त भक्ताला मद्या करून भक्ताला आपल्या मध्ये आकर्षण करून घेतो व मग त्याच्या अंतर्बाह्य आपणच अत्यंत प्रेमाने भरून राहतो देवाचा आवडीचे स्वरूप मोठ्या नवलाचे आहे भक्ताला काळाचा घाव लागू नये म्हणून देवादी देव आपल्या भक्ताचा देहसुद्धा आपणच होतो असा जो देवाचा अत्यंत आवडता झाला असेल तोच भागवतांमध्ये उत्तमोत्तम होय अशा प्रकारचा भागवत धर्म पुरुषोत्तमाला वश करून घेतो अशा उत्तम भक्ताला भेदाची वार्ताही उरत नाही हे राजा तीच भक्ताची अभेदभावाची कथा तुला सांगतो ऐक श्लोक बावन जो संपत्ती किंवा शरीर इत्यादींच्या बाबतीत हे माझे आणि हे दुसऱ्याचे असा भेदभाव मानित नाही सर्व पदार्थांमध्ये समस्वरूप अशा परमात्म्याला पाहत व त्यामुळे शांत राहतो तो भगवंताचा उत्तम भक्त होय अद्वैत भजनाच्या योगाने मी आणि माझे किंवा तू तु आणि तुझे हे ज्याच्या मध्ये शिल्लक चुरत नाही तोच उत्तम भक्त मानला जातो अशा रीतीने ज्याच्या देहा चित्ता मध्ये भेदमुळे चोरत नाही तेथे माझे तुझे हे काहीच राहत नाही तेथल्या ते तेथेच नाहीसे होऊन जाते ज्याप्रमाणे अग्नीला जे जे येऊन टेकते तेथे अग्निच होऊन जाते त्याप्रमाणे रूप झालेला भक्त जे जे पाहतो ते स्वाभाविक रीतीने आत्मस्वरूपेपणाची वार्ता सुद्धा त्याला दिसत नाही व कोणी विकल्प घातला तरी त्याच्या मनात तो उतरत नाही डाव्या हातातील पदार्थ आपणच उजव्या हातात दिला तर त्यात देणारा कोण आणि घेणारा कोण याप्रमाणे सर्व प्राणी प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्याची एकात्मताच होऊन जाते आपल्या सुद्धा साऱ्या देहामध्ये भक्तांना भगवंताशिवाय दुसरे काहीच दिसत नाही म्हणून त्यांच्या ठिकाणी शांती ही निशंकपणाने नांद असते अशा आपल्याच समदृष्टी रूप शांतीमध्ये भगवतभक्त क्रीडा करीत असतात म्हणूनच त्यांना खरोखर उत्तमत्वाची प्राप्ती होते हे राजा आता हरिभक्तांची निरपेक्षता सांगतो ती ऐक उत्तम भक्तांची कथा सांगताना हरीच्या मनाला अत्यंत उल्हास प्राप्त झाला तो म्हणाला निरपेक्ष असतो तोच मुख्य भक्त होय निरपेक्ष खरा विरक्त व निरपेक्षच नित्यमुक्त होय कारण भगवंत हा खरोखर निरपेक्षच आहे श्लोक त्रेपन आपले अंतःकरण भगवन्मय करणाऱ्या देवता सुद्धा भगवंताचे जे चरण कमल धुंडाळीत असतात त्यांच्यापासून अर्धे निमिष सुद्धा जो दूर होत नाही मग त्यासाठी एखाद्याने त्याला त्रिभुवनाचे वैभव जरी दिले तरी ते सुद्धा तो त्यांचे स्मरण सोडित नाही तोच वैष्णवांमध्ये अग्रगण्य होय आपला खरा स्वार्थ साधण्याच्या अवस्थेत सप्रेम भक्ती करीत असता अत्यंत प्रीतीने व निजनिष्ठेने भक्त आपली सारी वृत्ती हरीच्या चरणांवरच ठेवित असतो तेव्हा त्रैलोक्याच्या संपत्ती हात जोडून प्रार्थना करीत त्याला वरण्यासाठी आल्या तरीही तो आपली चित्तवृत्ती एक अर्धा क्षण सुद्धा हरिचरणाकडून काढण्यास तयार नसतो इतका तो, तो परमार्थाला लंपट असतो त्याने एक अर्धाक्षण चित्तवृत्ती तेथून काढली तर त्रैलोक्याची संपत्ती त्याच्या हातात चढेल तर मग इतका स्वार्थ त्याग करण्यात हरिभक्ताला लाभ कोणता असे म्हणाल तर सांगतो हरिचरणांच्या ठिकाणी तृणप्राय वाटते हे सर्व जग उत्पन्न करणारा ब्रह्मदेव पितामह त्रैलोक्याच ऐश्वर वस्तुत त्याच्या अंगणात लोळत असते त्रैलोक्याच्या वैभवाहूनही ब्रह्मदेवाची पदवी फार मोठी आहे असा तो ब्रम्हदेवही आपल्या सुखस्वार्थासाठी हरीचे चरण धुंडीत असतो ब्रह्मलोकींची वैभव संपत्ती झुगारून देऊन ब्रह्मदेवही एकांतात बसून रात्रंदिवस हरीच्या चरणाचे ध्यान करीत असतो तरी त्याला सहसा प्राप्ती होत नाही ब्रह्मदेवाला हरिचरण प्राप्त न झाल्यामुळे तो अभिमानी झाला आणि त्या अभिमानामुळेच त्याने गोकुळातील गोपाळ व वा वास्त्रे चोरून नेली हे लक्षात घे त्यावेळी कष्ट न करता आपले कृष्णपणही मोडून देता पूर्णत्वे करून, आपले सारे गोपाल वत्छे, ही हरीची अद्भुत लिला ब्रह्मदेव वेडा होऊन गेला आणि त्यावेळी आपल्या ब्रह्मपदाचा अभिमान सोडून देऊन अनन्य भावाने हरीच्या चरणी शरण आला ब्रम्हदेवही ज्याच्या चरणी लागतो असा कैलासाधिपती श्री शंकर पण तोही आपले कैलासाचे राज्य सोडून देऊन महाश्म हरिचरणांचे ध्यान करीत असतो कमरेत कौपीन घालून सर्वांगाला भस्म चर्चून मस्तकावर जटा धारण करून हरिचरणांचे तीर्थ गंगा शिरावर घेऊन शंकर आपल्या हृदयांमध्ये हरि निरंतर हरिचरणांचे चिंतन करतो याप्रमाणे ब्रम्हदेव आणि शंकर यांनाही हरिचरणांचा ठाव लागत नाही तेथे जो त्रैलोक्याचे वैभव थोर मानतो तो पामर अत्यंत हतभागी समजला पाहिजे हरिचरणांच्या क्षणार्ध प्राप्तीपुढे भक्त लोक त्रैलोक्याची राज्यसंपत्ती ओवाळून टाकतात हे लक्षात ठेव हरिचरण सारा मृताची गोडी एक क्षणार्धही मिळेल तर त्या लाभावरून निजभक्त त्रैलोक्य वैभवाच्या राशीच्या राशी, राशी मनापासून ओवाळून टाकील तात्पर्य ह्या लोकी हरि चरणाहून दुसरे सारा मृत कसलेच नाही या करता तन मन लवेपर्यंत किंवा चुटकी वाजवेपर्यंत सुद्धा हरिचे चरण जे सोडित नाहीत तेच वैष्णवांमध्ये अग्रगण्य व उत्तम भक्त होत हे लक्षात ठेव जे त्रैलोक्य वैभवाचे सुख भोगतात जानना ही अनुताप होत तापाची नखरत्नांच्या चंद्रिकेने ज्या भक्तजनाच्या हृदयाचा त्रिविध ताप एक वेळ दूर केला त्यांच्या हृदयामध्ये जसा चंद्रोदय झाल्यावर सूर्याचा ताप जाणवत नाही तसा तो ताप परत कसा आपला प्रभाव दाखवेल हरिचरणांचा पराक्रम फार थोर आहे त्या श्रीहरी त्रिविक्रमाने आपल्या पदाने त्रैलोक्य आकलन करून सोडले तो चरण आपल्या अद्भुत पराक्रमाने ब्रम्हांड भेदूनही पलीकडे गेला त्या पादवृक्षाच्या दहा शाखा म्हणजे त्याच्या दोन्ही पावलांची दहा बोटे होत शाखांच्या अग्रभागावर फळे शोभतात त्याप्रमाणे बोटांच्या अग्रभागी नखम चंद्रिका शोभते त्या नखरूप चंद्रिकेचे चंद्रकांतमणी चरणरूप चंद्रामृताच्या योगाने नित्य स्रवत असतात आणि ते अमृत भक्तरूपी चकोर सेवन करून सर्व काळ स्वानंदाने तृप्त असतात सूर्याची प्रखरदिप्ती जशी चंद्रबिंबात कधीच शिरत नाही त्याप्रमाणे त्यांना कामाधिक त्रिविध तापाची बाधा त्यानंतर कधीच होऊ शकत नाही जे हरिचरण रूप चंद्राचे चकोर असतात त्यांच्या समोर स्वप्नात सुद्धा संसार ताप येत नाही याप्रमाणे चरणाचा अपार महिमा हरि नामक मुनी मुवयोग्यांपैकी द्वितीय बंधू मोठ्या आनंदाने वर्णन करू लागला हे जनक राजा दे वै स हरे हे प्रिय हा या एक्कावन्नाव्या श्लोकाने भक्तांची लक्षणे व भक्तांची क्रिया निश्चितपणे दाखवून दिली तशीच न यहा परी इती। या श्लोकाने त्यांची धर्मस्थिती यथातथ्य रीतीने तुला सांगितली या दृश्य म्हणजे ते कसे असतात कसे वागतात ह्या चव्वेचाळीसाव्या श्लोकातील तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले भगवत भजनाने आणि आत्मानंदाने त्यांची तृप्ती होते आणि असे ते हरिभक्त त्रिविध तापांची निवृत्ती करून शांत राहतात हे सर्व सांगितले आता त्यांच्या बोलण्याची पद्धती आणि निरंतर चाललेली नामाची गर्जना कशी असते तेही संक्षेपाने शेवटी हरी हरिषी सांगत आहे प्रेमळ भक्तांचे जे निम प्रेम तीच सर्व लक्षणातील मुख्य स्थिती होय श्रीपतीला सुद्धा तिचे उल्लंघन करता येत नाही याचेही वर्णन आता पुढील उपसंहारात्मक श्लोकात हरी सांगत आहे <clears throat> श्लोक पंचावन्न अगतिक हो नामोच्चार केल्यावर सुद्धा संपूर्ण पापराशी नष्ट करणारे साक्षात भगवान श्री हरी प्रेमरज्जूने चरण कमल बांधून ठेवल्यामुळे ज्यांचे हृदय एका क्षणापुरते सुद्धा सोडित नाहीत तो भगवत भक्तांमध्ये मुख्य होय तोंडाला चुकून जरी हरिचे नाम आले तरी सुद्धा ते सर्व पातगांचा नाश करते असे ते हरिचे नाम भक्तजन निरंतर गरजत असतात याप्रमाणे ज्याच्या जीवेवर नाम निरंतर नाचत असते जे स्वानंदाने हरिनामाचा गजर करीत असतात ते संसारामध्ये अत्यंत धन्य होत पूर्ण प्रेमाने व सद्भावाने नित्य नामस्मरण केले असता वृत्ती आपोआप पालटून जातात तेही ही लक्षण सांगतो आई नामाबरोबरच हृदयामध्ये हरिशिरतो त्या धाकाने अंतरात पूर्णपणे हृदय शुद्धी होऊ लागते तेव्हा वासना प्रपंचाला सोडून जनार्दनाला व अहंकार अहम पणाला सोडून सोहम मीच, परब्रो चित्त हे चित्ताला जडून राहते मनाचे मन पणही, मोडून ते संकल्प विकल्प करावयालाच विसरते बुद्धी ही कृतनिश्चयाने समाधीरूपच होऊन राहते अशी हृदयाची शुद्धी झालेली पाहिली म्हणजे तेथून खरोखरच हरी बाहेर निघत नाही हरी नाम प्रेम प्रेमप्रितीने हरी जो हृदयामध्ये शिरला तो भक्तप्रितीमुळे बाहेर निघावयाचे प्रणय प्रेमाची दोरी करून तिने त्याचे चरण धरून हृदयामध्ये घट्ट बांधून ठेवले असता तेथून तो कसा निघणार परंतु भगवान हा अनंत बलशाली असून तो बलिष्ठ दैत्यांचाही संहार करतो असा तो महाबलिष्ट हरी हृदय कमलामध्ये कोणला ही गोष्ट समूळ मिथ्या असे कोणी म्हणतील तर पहा जो वाळलेले लाकूड सुद्धा कोरून टाकतो तो भ्रमर कोळ्या कमलामध्ये प्रेमामुळे गुंतून राहतो त्यातील केसर केसरलाही तो कुचंबू देत नाही त्याचप्रमाणे भक्ताच्या प्रेमातिशयामुळे हृदयामध्ये श्रीहरी कोणला जातो तेथे त्याचे सर्व सामर्थ्य व पराक्रम कुंठित होतात कारण भावार्थापुढे बळ चालत नाही मूल बापाच्या पदराला पीळ घालते त्यामुळे बाप जाताना थांबतो म्हणून तो काय त्याच्यापेक्षा बळाने कमी झाला तो प्रेमाने भुलून गेल्यामुळे त्याच्याने हलवत नाही इतकेच त्याचप्रमाणे निज भक्ताचे प्रेम अत्यंत गोड असते म्हणून तेथून निघावयाची गोष्ट विसरून श्रीहरी त्याच्या हृदयातच आनंद मानून राहतो असे ज्याचे अंतकरण असते त्याला श्रीहरी आपण होऊन कधी सोडित नाही तसेच तोही पूर्ण प्रेमामुळे हरीचे चरण सोडित नाही हरिच्या ठिकाणी ज्याची जशी प्रीती असते तशी हरीचीही प्रीती त्या भक्ताच्या ठिकाणी असते हरिपाशी जे निरंतर अनन्य असतात त्यांच्यापाशी श्रीहरी ही निरंतर अनन्य असतो याप्रमाणे जे श्रीहरीच्या चरणी अनन्य भक्ती करून राहतात तेच भक्तांमध्ये मुख्य होत हे राजा वैष्णवांमध्ये तेच अग्रगण्य व भगवंतामध्ये उत्तम भागवत ते तेच हे लक्षात ठेव हो। <coughs> याप्रमाणे चारही मुक्तींना गौणपणा आणून जगामध्ये श्रेष्ठ भगवत भक्तीचा जो आश्रय करतो त्या उत्तम भक्ताची स्थिती संक्षेपाने तुला सांगितली भक्तीचे पूर्ण निरूपण करताना वेद सुद्धा मौनावतात सहस्त्रमुखी शेषाची जिव्हा सुद्धा भक्तीचा महिमा वर्णन करताना थकून जाते हे राजा तुला मी एवढा वेळ जी कथा सांगितली ती त्या भक्तीतील एक अंश मात्र आहे असे समज यावरून तिची परिपूर्णता तुझ्या सहज लक्षात येईल हरिऋषी सारखा रसाळ वक्ता उत्तम भक्ताची कथा सांगत असता भक्त भावार्थता ऐकून सर्व लोक अगदी तटस्थ झाले गोष्ट तर काय सांगावी त्याच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले आणि त्या प्रत्येक रोमांच्या मुळाशी घाम फुटला श्रवण लुब्ध होऊन तो आत्मानंदाने डोलू लागला मनामध्ये अत्यंत संतोष पाहून राजा म्हणाला मुनिवर्य आपण फार चांगले केले आपले निरूपण ऐकून फारच समाधान झाले पण तेवढ्याने श्रवणांची तृप्ती मात्र होत नाही हरिमुनीचे भाषण ऐकून राजा मनात म्हणाला हे सारेच मुनी आत्मानुभाव ज्ञानाने परिपूर्ण आहेत इतकेच नव्हे तर हे सारे उत्तम वक्तेही आहेत याकरता यांना निरनिराळे प्रश्न करून साऱ्यांचे भाषण श्रवण करूया अशा पूर्ण श्रद्धेने तो राजा पुढे अनुपम प्रश्न करणार आहे राजाला कथेची अत्यंत आवड असल्यामुळे पुढे तो फार उत्तम प्रश्न विचारील ते ऐकताच इच्छा तृप्त होऊन श्रोत्यांना मोठा संतोष होईल त्या प्रश्नांतील गुढ ज्ञान मीही सर्वांच ऐकविन संपूर्ण अर्थाने व यथातथ्य रीतीने श्री जनार्दनच माझ्या मुखाने बोलणार आहेत मुरली अनेक प्रकारचे ध्वनी निघतात पण ते कौशल्य त्या वाजविणाराचेच असते त्याप्रमाणे जनार्दनाच्या कृपेने एक, कवी व ग्रंथकर्ता म्हणून पुढे येत आहे श्री कृष्णार्पण मस्तू दुसरा अध्याय समाप्त भगवान गोपालकृष्ण